अध्याय एकोणनवदावा भृगूकडून तीन देवांची परीक्षा आणि मेलेल्या ब्राह्मण बालकांना भगवंतांनी परत आण श्री शुक म्हणतात परीक्षिता एकदा सरस्वती नदीच्या तीरावर यज्ञासाठी ऋषी एकत्र आल होते ब्रम्हदेव शंकर आणि विष्णू यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण याविषयी त्यांच्यामधे तर्कवितर्क चालू होत परीक्षिता हे समजून घेण्यासाठी त्यांनी ब्रम्हदेवाचा पुत्र भृगू याला पाठवली तो सर्वप्रथम ब्रम्हदेवांच्या सभेत गेला ब्रम्हदेवांची सत्वपरीक्षा घेण्यासाठी त्याने त्यांना नमस्कार केला नाही की त्यांची स्तुती केली नाही तेव्हा आपल्या तेजाने तळकणाऱ्या ब्रम्हदेवांना त्याचा राग आला परंतु समर्थ ब्रम्हदेवांनी तो आपलाच पुत्र आहे असे पाहून आलेला क्रोध विवेक बुद्धीने आतल्या शांत केला जसा अग्नि स्वतःच्या पुत्ररुपी पाण्याने शांत होतो तेथून भृगू कैलासावर गेला भगवान शंकरांनी आपला भाऊ भृगू आलेला पाहून आनंदाने ते उठून उभे राहिले आणि त्याला आलिंगन देण्यासाठी पुढे झाले परंतु भृगूने तू मर्यादा सोडून वागणार आहेस असे म्हणून त्याच्या आलिंगनाचा स्वीकार केला नाही त्या ऐकून शंकरांचे डोळे क्रोधाने लाल झाले आपला त्रिशूळ उचलून ते भृगूला मारायला सरसावले परंतु त्याचवेळी देवी सतीने त्यांच्या चरणांवर लोटांगण घालून गोड बोलून त्यांचे सांत्वन केले नंतर भृगू श्री विष्णूंचे निवासस्थान असलेल्या वैकुंठ लोकात गेले त्यावेळी भगवान विष्णू लक्ष्मी देवींच्या मांडीवर आपले डोके ठेवून पोहुडले होते भृगुनी तिथे जाऊन त्यांच्या वक्षस्थळावर एक लाथ मारली भक्त वत्सल भगवान विष्णू लक्ष्मीसह उठून पलंगावरून खाली उतरले आणि त्यांनी मुनींना नमस्कार केला नंतर म्हणाले ब्रम्हन आपले स्वागत असो या आसनावर बसून थोडा वेळ विश्रांती घ्या महर्षी आपण आल्याचे मला माहीत नव्हते हो म्हणून मी आपले स्वागत करू शकलो नाही माझ्या या अपराधाची आपण क्षमा करावी हे महामुने आपले चरण अत्यंत कोमल आहेत असे म्हणून भगवान भृगूंचे चरण आपल्या हाताने चेपू लागले आणि म्हणाले महर्षे तीर्थांनाही पवित्र करणाऱ्या आपल्या चरणतीर्थाने वैकुंठ लोक मी आणि माझ्या आत राहणाऱ्या लोकपालांना पवित्र करावे मुनिवर्य आज मी लक्ष्मीचे एकमेव आश्रयस्थान झालो आपला चरणांच्या स्पर्शाने पापे नष्ट झालेल्या माझ्या वक्षस्थळावर लक्ष्मी नेहमी निवास करी श्रीशुक म्हणतात अत्यंत भावपूर्ण वाणीने जेव्हा भगवान असे म्हणाले तेव्हा भृगू अतिशय आनंदित आणि तृप्त झाला भक्तीच्या उद्रेकाने त्याचा कंठ दाटून आला डोळ्यात अश्रु तर तो स्तब्ध झाला परिक्षिता तेथून परत फिरून भृगू ब्रह्मवेत्या मुनींच्याकडे आला आणि त्याला तिन्ही ठिकाणी जो काही अनुभव आला तो त्याने विस्तृतपणे सांगितला ते ऐकून सर्व मुनीना अतिशय आश्चर्य वाटले आणि त्यांची शंकाही दूर झाली तेव्हापासून ते भगवान विष्णूंना सर्वश्रेष्ठ मानू लागले कारण तेच शांती आणि अभयाचे उगमस्थान असून त्यांच्यापासूनच साक्षात धर्म ज्ञान वैराग्य आठ प्रकारचे ऐश्वरे आणि चित्तशुद्ध करणारे यश प्राप्त होते असा त्यांनी निश्चय केला शांत समचित, निस्पृह आणि सर्वांना अभय देणाऱ्या साधूंचे आणि मुनींचे तेच एकमेव परम प्राप्तव्य आहे असे सगळी शास्त्रे सांगतात सत्वगुण ही त्यांची प्रिय मूर्ती आहे आणि ब्राह्मण इष्टदेव आहेत निष्काम शांत आणि विवेक संपन्न लोकच त्यांचे भजन करतात भगवंतांच्या गुणमय मायेने राक्षस असुर आणि देवता असे त्यांचे तीन प्रकार निर्माण झालेले आहेत त्यापैकी सत्वमय दक्षमूर्तीच त्यांच्या प्राप्तीच साधन आह श्री शुक म्हणतात सरस्वती नदीच्या तटावरील ऋषींनी लोकांचा संशय दूर करण्यासाठी ही युक्ती योजली होती पुरुषोत्तमांच्या चरणकमलांची सेवा करून त्यांनी त्यांच परमपद प्राप्त करून घेत म्हणतात पुरुषोत्तमांची ही कमनीय कीर्ती कथा जन्म मृत्युरुप संसाराच भय नाहीसणारी आह श्री शुकदवांच्या मुखारविंदांचा सुगंध असलिह हि अमृत आह जन्मरणाचा दीर्घ प्रवास करणारा जो वाट स्वरूप आपल्या कानांच्या द्रोणानी हिचे निरंतर पान करतो त्याचा सारा थकवा हिच्यामुळे नाही सहक्षिता एकदा द्वारकेत एका ब्राह्मण स्त्रीने एका पुत्राला जन्म दिला परंतु जमिनीवर ठेवताच तू मरण पावला आपल्या मृत बालकाचे प्रेत घेऊन ब्राह्मण राजवाड्याच्या दाराशी आला आणि त्याला तिथे ठेवून दुःखी अंतकरणाने शोक करीत म्हला ब्राह्मण द्रोही धूर्त लोभी आणि विषयी राजाच्या कर्मदोषानेच माझ्या बालकाचा मृत्यू झालेला आहे जो राजा हिंसा करण्यात आनंद मानणारा दुष्ट आणि इंद्रिय न जिंकलेला असा असतो त्याला राजा मानून त्याची सेवा करणारी प्रजा दारिद्र्यात पडून दुःखच दुःख भोगते परिक्षिता अशा प्रकारे आपले दुसरे आणि तिसरे आपत्यसुद्धा जन्मताच मरण पावल्यानंतर तो ब्राह्मण त्या पुत्रांची प्रेते राजवाजा दरवाजासमोर टाकून तेच म्हणून गेला नववे मूल मरण पावल्यावर जेव्हा त्या ब्राह्मणाने ते प्रेत तिथे टाकून पूर्वीप्रमाणेच म्हटले त्यावेळी श्रीकृष्णांच्या शेजारी बसलेल्या अर्जुनाने ते ऐकून ब्राह्मणाला म्हटले हे ब्राह्मणा आपण राहत असलेल्या द्वारकेमध्ये कोणी धनुर्धारी नाममात्र क्षत्रियही नाही काय हे यादव म्हणजे यज्ञ करण्यासाठी बसलेले ब्राह्मण असावे ज्या राज्यामध्ये धन स्त्री किंवा पुत्राचा वियोग झाल्यामुळे ब्राह्मण दुःखी होतात ते राजे क्षत्रियांचा वेध धारण केलेले पोट भरून अटच होत हे ब्राह्मणा पुत्रांच्या मृत्यूमुळे दुःखी असलेल्या तुमच्या संतानाचे मी रक्षण करी जर मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करू शकलो नाही तागनी प्रवेश करून प्रायश्चित्त घेईन ब्राह्मण म्हणाला इथे बलराम श्रीकृष्ण श्रेष्ठ धनुर्धर प्रद्युम्न अद्वितीय योद्धा अनिरुद्ध सुद्धा जिथे माझ्या बालकाचे रक्षण करू शकलेले नाहीत या जगदीश्वरांना सुद्धा जे काम करणे अवघड झाले ते तुम्ही कसे काय करू इच्छिता हा तुम्हे मोरकटपना विश्वास नहीं अर्जुन मानला ब्रह्म कृष्ण कद्युम्न नहीं ज्या गांडीव नावाचे धनुष आर्जुन आह्मण मराक्रमालाकोस मी मैं पराक्रमा ने भगवान शंकरान सन्तुष्ट युद्धा मधे मी मृत्यूला जिंकन तुझे मूल आई परीक्षिता ब्राह्मणाला अर्जुना ने जेवाश्वासन दिल तेव्हा तो लोकांना त्याच्या पराक्रमाचे वर्णन ऐकून प्रसन्न मनाने घरी गेला पत्नीच्या प्रसूतीची वेळ जवळ आल्यावर ब्राह्मण व्याकुळ होऊन अर्जुनाकडे येऊन होू लागला वाचवा माझ्या मुलाला मृत्यूपासून वाचवा हे ऐकून अर्जुनाने पवित्र पाण्याने आचमन केले शंकरांना नमस्कार केला दिव्य अस्त्रांचे स्मरण केले आणि गांडीव धनुष्य सज्ज करून हातात घेतले बाणांना अनेक प्रकारच्या अस्त्रमंत्रांनी अभिमंत्रित करून अर्जुनाने प्रसूतिग्रहाच्या सर्व बाजूनी त्या बाणांचा एक पिंजरा तयार केला यानंतर ब्राह्मण स्त्रीने एका पुत्राला जन्म दिला जो सारखा रडत होता परंतु पाहता पाहताच तो आपल्या शरीरासह आकाशात दिसेन असा झाला तेव्हा तो ब्राह्मण श्रीकृष्णांच्या देखतच अर्जुनाची निंदा करू लागला तो म्हणाला माझा मूर्खपणा पहा मी या नपुसकाच्या फुशारकीवर शब्दांवर विश्वास ठेवला ज्याला प्रद्युम्न अनिरुद्ध एवढेच काय पण बलराम आणि श्रीकृष्णसुद्धा वाचवू शकले नाहीत त्याचे रक्षण करण्यास दुसरा कोण समर्थ असू शकेल बरे खोटाडे अर्जुनाचा धिक्कार असो आपल्याच तोंडाने बढाई मारणाऱ्या अर्जुनाच्या धनुष्याचा धिक्कार असो जो मंद प्रारब्धाने आमच्यापासून हिरावून घेतलेल्या बालकाला मूर्खपणाने परत आणून पाहतो जेव्हा तो ब्राह्मण असे शिव्याशात देऊ लागला तेव्हा अर्जुन ताबडतोब योग यमराजांचे निवासस्थान असलेल्या संयमनीपुरीत गेला तिथे त्याला ब्राह्मण बालक मिळाला नाही मग तो धनुष्य घेऊन इंद्र अग्नी निवृत्ती सोम वायू आणि वरुण यांच्या नगरीत रसातळ आणि स्वर्गाचा वर असणाऱ्या लोकांत तसे इतरही पुष्कळ ठिकाणी गेला परंतु त्याला ब्राह्मण बालक मिळाला नाही त्याची प्रतिज्ञा पूर्ण होऊ शकली नाही तेव्हा हो त्याने अग्नीमधे प्रवेश करण्याचा विचार केला परंतु श्रीकृष्णांनी त्याला अडवून म्हटले अर्जुना तू असा स्वतः स्वतःचा तिरस्कार करू नकोस ब्राह्मणाची सर्व मुले मी तुना आत्ता दाखवतो जे लोक आज आपली निंदा करीत आहेत तेस नंतर आपली निर्मळ कीर्ती प्रस्थापित करतील सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांनी अशा प्रकारे समजूत घालून ते अर्जुनासह आपल्या दिव्य रथात बसून पश्चिम दिशेकडे निघाले त्यांनी सात सात पर्वत असणारी सात द्वीपे, सात समुद्र आणि लोकालोक पर्वत ओलांडून घोर अंधकारात प्रवेश कला परीक्षिता त्या अंधकारामध्य सुग्रीव मधपुष्प आणि बलाहक नावाचारही घोड़ रस्ता न दिसल्यामुळे इकडतिकड भटकू लागल योगरांचुद्धा परम्श्वर भगवान श्रीकृष्णांनी घोड्यांची ही अवस्था पाहून आपल्या हजारो सूर्याप्रमाणे तजस्वी अशा सुदर्शन चक्राला पुढ पाठवली आपल्या तेजाने सुदर्शन चक्र भगवंतांनीच निर्माण केलेल्या घनदाट भयंकर अंधकाराला कापी मनासारख्या तीव्र वेगाने पुढे पुढे चालू लागली श्रीरामांच्या धनुष्यापासून सुटलेल्या बाणाने राक्षसांच्या सेनेत प्रवेश करावा तसे अशा प्रकारे सुदर्शन चक्राने दाखवलेल्या मार्गावरून तो रथ अंधकाराच्या पलीकडे असलेल्या सर्वश्रेष्ठ पारावर नसलेल्या व्यापक अशा प्रकाशसागरात पोहोचला तेज मोठ ते तेज पाहून अर्जुनाचे डोळे दिपून गेले आणि त्याने आपले डोळे मिठून घेतले यानंतर त्या रथाने दिव्य अशा महासागरात प्रवेश केला झंझा वाताने उसळणाऱ्या मोठमोठ्या लाटांनी तो शोभत होता तिथे एक आश्चर्यकारक अत्यंत तेजस्वी भवन होते चमकणाऱ्या रत्नांच्या हजारो खांबांनी ते शोभत होते त्याच भवनामध्ये भगवान शेष विराजमान झाले होते त्यांचे शरीर अत्यंत भयानक तसेच अद्भूत होते त्यांना एक हजार फणा होत्या आणि त्या तेजस्वी रत्नाने चमकत होत्या प्रत्येक फणीला भयानक दोन दोन डोळे होते त्यांचे शरीर कैलास पर्वताप्रमाणे शुभ्र होते आणि गळे आणि जिभा निळ्या रंगाच्या होत्या त्या शेषाच्या सुखमय शैयेवर सर्व महान प्रभावशाली परम पुरुषोत्तम भगवान विराजमान झाल्याचे अर्जुनाने पाहिले त्यांचे शरीर पावसाळ्यातील मेघाप्रमाणे श्यामल वर्णाचे होते अत्यंत सुंदर असा पितांबर त्यांनी धारण केलेला होता सुंदर आकर्ण नेत्र असलेले त्यांचे मुख प्रसन्न होते बहुमोल रत्नजडीत मुकुट आणि रत्नजडीत कुंडले यांच्या तेजाने हजारो कुरडे केस चमकत होते त्यांना लांब असे सुंदर आठ हात होते गळ्यात कौसुभमणी होता वक्षस्थळावर श्री वत्सचिन्ह आणि गळ्यात वनमाळा होती तिथे नंद सुनंद इत्यादी त्यांचे पार्श्व सुदर्शन चक्र इत्यादी मूर्तिमंत आयुधे पुष्टी श्री कीर्ती आणि माया या चार शक्ती तसेच सर्व रुद्धी ब्रम्हदेव इत्यादी लोकपालांचे अधीश्वर अशा भगवंतांची सेवा करीत अर्जुनाने पाहिले आपले स्वरूप भगवान अनंतांना श्रीकृष्णांनी नमस्कार केला त्यांच्या दर्शनाने भयभीत झालेल्या अर्जुनानेही त्यांना नमस्कार केला आणि दोन्ही हात जोडून त यवा ब्रम्हदेव इत्यादी लोकपालांचे स्वामी असलेल्या त्या पुरुषोत्तमाने स्मितहास्य करीत गंभीर बाणीने त्यांना म्हटलं तुम्हा दोघांना पाहण्यासाठी मी ब्राह्मणाची मुले माझ्याकडे आणली धर्माचे रक्षण करण्यासाठी तुम्ही दोघांनी माझ्या कलांसह हो पृथ्वीवर अवतार घेतलेला आहे पृथ्वीला भारभूत झालेल्या दैत्यांचा संहार करून लवकरच तुम्ही माझ्याकडे परत या तुम्ही दोघे नर आणि नारायण ऋषी आहात तुम्ही पूर्ण काम आणि सर्वश्रेष्ठ आहात तरी सुद्धा जगाच्या कल्याणासाठी लोकांना शिक्षण देणाऱ्या धर्माचे आचरण करा भगवान आनंदांनी जेव्हा त्या दोघांना अशी आज्ञा केली तेव्हा त्यांनी तिचा स्वीकार केला त्यांना नमस्कार केला आणि अतिशय आनंदित होऊन ब्राह्मण बालकांना घेऊन ते जसे आले होते तसे द्वारकेला परतले त्या मुलांची जी वये आणि जशी रूपे होती तसेच त्यांना त्या ब्राह्मणाकडे सोपवले भगवान विष्णूंचे ते परमधाम पाहून अर्जुनाच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही जीवांमध्ये जे काही बळ आहे ते श्रीकृष्णांच्याच कृपेचे फळ आहे हा त्याला अनुभव आला भगवंतांनी अशा अनेक पराक्रमी लीला केल्या सामान्य लोकांप्रमाणे संसारातील विषयांचा भोग घेतल्यासारखे दाखवले आणि श्रेष्ठतम असे यज्ञही केले जसं इंद्र प्रजेसाठी वेळेवर पाऊस पडतो त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी आदर्श महापुरुषांसारखे आचरण करीत ब्राह्मण आदी सर्व प्रजेचे सगळे मनोरथ पूर्ण केले त्याने काही अधर्मी राजांना स्वत मारून इतर कित्येकांना अर्जून इत्यादींकडून मारवले अशा प्रकारे धर्मराज इत्यादींकडून त्यांनी अनायासे धर्माची स्थापना केली अध्याय एकोणनव्वदावा समाप्त